वाल्मिकी रामायण आरण्यकांड सर्व चौऱ्यात्तरावा कबंधाने पंपेचा तो वनातील मार्ग दाखवल्यानंतर ते दोघे राजपुत्र पश्चिमेच्या दिशेने निघाले पर्वतावर ते केलेले अनेक मधूर फुलाफळांचे वृक्ष पाहात पाहत ते सुग्रीवाची भेट घेण्याकरता चालले पर्वताच्या पृष्ठभागावर दोघा रघुनंदनाने मुक्काम केला आणि पंपेच्या पश्चिमेकडील तीरावर दोघे गेले पंपा पुष्किरणीच्या पश्चिमेच्या तीरावर गेल्यानंतर त्यांना तिथे शबरीचा दोघांना पाहताच ती हात जोडून एकदम उठली आणि तिने रामाचे आणि धीमान लक्ष्मणाचे पाय धरले त्यांना तिने यथाविधी पाय धुण्याकरता आणि चूर भरण्याकरता पाणी दिले मग राम त्या धर्मनिष्ठ श्रमणीला म्हणाला तुझ्या तपात येणारी विघ्नी तू जिंकली अस तुझे तप वाढत आहे ना हे तपोधने तुझे कोपावर आणि आहारावर तुझे नियंत्रण आहे ना तुला नियम साध्य झाले आहेत ना तुला मनाचे सुख लाभले आहे ना हे मधुर भाषणे तुझे गुरु शुश्रूषा सफळ झाली आहे ना रामाने तापसिला असे विचारले असता सिद्धाने मान्यता दिलेली ती सिद्धा वृद्ध शबरी रामासमोर उभी राहून त्याला सांगू लागले तुझ्या या दर्शनाने मला आजच तपसिद्धी प्राप्त झाली माझा जन्म आज सफल झाला गुरुंची उत्तम रीतीने पूजा केल्याचे सार्थक झाले पुरुषेश्रेष्ठा रामा तुझे देवश्रेष्ठाची पूजा केल्यानंतर माझे तप आज झाले आता मला स्वर्गस लाभणार हे सौम्या मान्यवर तुझ्या सौम्य दृष्टीने मी शुद्ध झाले शत्रु दमना तुझ्या कृपेमुळे मी आता अक्षय लोकांत जाईन तू चित्रकूटाला आलास त्यावेळी मी ज्यांची सेवा केली ते धर्मज्ञ महाभाग महर्षी प्रभासलेला विमानात बसून आकाशात चढून इकडून जात असताना मला म्हणाले या अत्यंत पुण्यसंपन्न आश्रमात तुझ्याकडे राम येणार आहे लक्ष्मणासह त्या अतिथीचे तू स्वागत कर त्याच्या दर्शनाने उत्तम अक्षय लोकाप्रत तुझा त्या महाभागाने सांगितल्यानंतर मी नाना प्रकारची वनातली होणारी तुझ्या करता गोळा केली शबरी त्या धर्मात्म्याला असे म्हणाले ते तो राघव विज्ञानाच्या बाबतीत जी कधीही बहिष्कृत केली गेली नव्हती तिला म्हणाला दनुकडून तुझ्या पुरुषांच्या प्रभावाविषयी थोडक्यात ऐकल्या पण तुझी मान्यता असेल तर तो प्रभाव प्रत्यक्ष पहावा अशी मला इच्छा आहे रामाच्या तोंडून बाहेर पडलेले शबरीने त्या दोघांना ते मोठे वन दाखवले दाटल्यासारखे हरिण पक्षी आणि गजबजलेले ते वन पहा रामा हे मतंग वन या नावाने प्रख्यात आहे महा ते रामा ध्यानाने शुद्ध चित्त झालेल्या गुरुने मंत्राना अनुसरून मंत्राने पूजून गृहाचा होम केला हिंब पश्चिमेकडची सपाट भूमीवरील वेदी तेथे ते मासे पूजनीय गुरु श्रमाने कंप पावणारे हाताने फुलांचे हार करी होते त्यांच्या ऐश्वर्याने सर्व दिशा उजवून टाकित आहे पहा उपवास उपवासाच्या श्रमाने त्यांची क्रियाशक्ती नष्ट झाल्यामुळे सा त्यांना सागराकडे जाणे शक्य होईना तेव्हा त्यांनी मनात आणताच येथे जमा झालेले सात सागर पहा स्नान झाल्यानंतर आपली वल्कले त्याने येथे झाडावर टाकली ती अद्यापही रामा या प्रदेशात सुकलेली नाहीत देवपूजा इत्यादी कार्य करीत असताना जी फुले नाजू जलपुष्पा सहित त्यांनी ते वाहिली ती अजून कोमेजत नाहीत तू हे वन पाहिलेस जे ऐकण्या जग होते ते ऐकलेस आता मला तू निरप द्यावास अशी माझी इच्छा आहे हा देह मी टाकून देणार आहे आत्मचिंतन करणाऱ्या मुनींचा हा आश्रम आणि ज्यांची मी सेवा सेविका त्यांच्या समीप मी जाऊ इच्छिते धर्मानुसार असलेले तिथे हे बोलणे ऐकून रामाला आणि लक्ष्मणाला अतिशय हर्ष झाला आणि किती विलक्षण असे तो म्हणाला व्रतसिद्ध झालेल्या शबरीला मग राम म्हणाला कल्याणी तुझी पूजा मला पोहोचली तुझ्या मनाप्रमाणे तु इच्छा असेल तिकडे जा तिला असे म्हंटल्यानंतर जटा धारण केलेल्या आणि वलकलनी काळे कातडी अंगावर वस्त्र म्हणून घेतलेल्या शबरीने रामाने अनुज्ञा देताच अग्नीत स्वतःची आहुती दिली आणि पेटत्या अग्नीप्रमाणे देदीपिमान होऊन ती दिव्य भूषणाने युक्त होऊन आणि दिव्य फुले उठणी लावलेली अशी स्वर्गाला गेली तिच्या अंगावर दिव्य वस्त्र आल्यामुळे ती सुंदर दिसत होती विजयप्रमाणे ती त्या प्रदेशाला झळाळून टाकीत होती ते, ते पुण्यातत्मे महर्षी जेथे विहार करीत होते त्या पुण्यस्थानी शबरी आत्मसमाधी लावून गेले अरण्यकांडाचा चौऱ्याहत्तरावा सर्ग समाप्त